सिंह आणि ससा वनराज सिंह आता म्हातारा झाला होता आता त्याला पूर्वीसारखं शिकारीला जायला जमत नव्हते एक दिवस सिंहानं सगळ्या जनावरांना बोलावलं आणि सांगितलं मित्रांनो मी शिकार करायला आलो की सगळे घाबरून पळून जातात पण दरवेळी मी तुमच्यातल्या एकालाच तर खातो मग आपणच ही अडचण दूर करूया का दररोज तुमच्यातला एक प्राणी आपणहून माझ्या जेवणाच्या वेळी माझ्याकडे आला तर कसे असं करायला काहीच हरकत नाही जनावरांच्या हिशोबी हे सोयीच होते कोणते जनावर दुसऱ्या दिवशी सिंहाचे जेवण होईल हे ते आदल्याच दिवशी ठरवत असत एक दिवस सश्याची पाळी आली मी बरा सिंहाचं जेवण होईन मी सगळ्या जंगलाला या संकटातून मुक्त करीन असा विचार करून ससशानं एक युक्ती केली सिंहाच्या गुहेकडे तो मुद्दाम हरूहरू चालत जाऊ लागला खूप वेळ वाट बघूनही आपले जेवण आले नाही म्हणून सिंह आता चांगलाच रागावला होता सशाला येताना पाहून तो रागानं ओरडला आजचे माझे जेवण तू आहेस का मग इतका उशीर का केलास ससा नम्रपणे म्हणाला महाराज मी आज घरून लवकरच निघालो होतो रस्त्यात मला आणखी एक सिंह भेटला तो मला खायला आला मी त्यांना सांगितले की मी माझ्या राजाकडे चाललो आहे मग तो म्हणाला दाखव बघू कोण आहे तुझा राजा मी त्यांना मारून टाकतो बस सरकार मी कसा बसा त्यांना चुकून इकडे पडून आलो सिंहाला हे ऐकून फारच राग आला आणि तो म्हणाला कुठे आहे तो दुष्ट चल मला दाखव असा म्हणून पुढे निघाला आणि सिंह त्याच्या मागे, -मागे जाऊ लागला ससा म्हणाला महाराज तुम्ही इथेच थांबा मी जरा बघून येतो पुढे जाऊन ससान एका विहिरीत वाकून पाहिले त्याला पाण्यात आपले प्रतिबिंब दिसले महाराज इथेच आहे तो सिंह असं म्हणून ससा बाजूला झाला रागानं डरकाळी फोडून सिंहानं विहिरीत वाकून पाहिले पाण्यात त्याला आपलेच रागावलेले प्रतिबिंब दिसले काही विचार न करताच विहिरीतल्या सिंहाला मारण्यासाठी सिंहानं विहरित, विहरित उडी मारली आणि पाण्यात बुडून गेला छोटासा ससा मग उड्या मारत घरी गेला